वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग बावीसावा असे वसिष्ठाने सांगितल्यावर राजाने स्वतःच आनंदित मुद्रेने लक्ष्मणासह रामाला बोलावणे पाठवले तो येताच मातेने आणि पित्या दशरथाने त्याचे विधीपूर्वक मंगल चिंतन केले पुरोहित वसिष्ठाने मंगल मंत्राने त्यांचे अभिमंत्रण केले राजा दशरथाने पुत्राच्या मस्तकाचे अवघ्रण करून त्याला ते अत्यंत प्रसन्न चित्ताने कौशिकांकडे पाठवले कमलनेत्ररा विश्वामित्रांकडे गेला हे पाहून वायू धूळ विरहित होऊन आझाद होईल अशा रीतीने वाहू लागला देवाने दुंदुभीचा मोठा गजर केला आणि विपुल पुष्पवृष्टी केली तो महात्मा निघाला तेव्हा शंख दुंधुभींचा मोठा घोष करण्यात आला विश्वामित्र पुढे चालले त्यांच्या मागे झुलपे माथ्यावर रुळत असलेला कीर्तिमान राम हाती धनुष्य घेऊन आणि त्याच्या मागे लक्ष्मण असे ते चालले त्या दोघांच्या पाठीवर बाणांचे भाते होते हाती धनुष्य होती अशा रीतीने ते ती तीन माथ्यांच्या नागाप्रमाणे दशदिशात शोभवित पितामह ब्रह्मदेवांच्या मागोमाग अश्विनी कुमाराने जावे तसे गौरवयुक्त सालीने विश्वामित्रांच्या मागोमाग चालले <coughs> त्यांच्या मागोमाग जात असताना त्यांची मुखक्रांती उज्ज्वल शोभायुक्त आणि कोणालाही नावे ठेवता येणार नाही अशी दिसत होती त्यांच्या अंगावर भूषणे होती हाती धनुष्य होती बोटात धनुष्याची कवच घातले होते ते उभय राम लक्ष्मण शरीराने सुरेख कांतीने चमकणारे शोभायमान दिसत होते त्यांच्यात कुठेही दोष काढता येण्यासारखा नव्हता असे ते विश्वामित्रांच्या मागोमाग जणू अगम्य रुद्रदेवाच्या मागोमाग कार्तिके कुमार कुमारद्वयाने जावे तसे चालले होते आधी अर्धा अधिक योजन शरीरच्या दक्षिण तीराकडे चालून गेल्यावर विश्वामित्र मधुरेश्वराने बोलले रामा हाती पाणी हे उशीर व्हायला नको मी तुला मंत्र समुच्च्चय देतो बला अतिबला देतो त्या योगी तुला श्रम किंवा ज्वर भासणार नाही तुझ्या रूपात बदल होणार नाही तू झोपलेला असताना किंवा बेसावध असताना राक्षस तुझ्यावर हल्ला करू शकणार नाही रामा तुझ्यासारखा दुसरा कोणी होणार नाही सद्भाग्य लाभण्याच्या शिष्टाचाराच्या चा, ज्ञानाच्या बुद्धिनिश्चयाच्या तसेच वादात प्रतिवाद करण्याच्या बाबतीत हे निष्पा तुझ्या तोडीचा या अर्थे कोणी असणार नाही या दोन विद्या तू मिळवल्यास म्हणजे तुझ्या समान कोणीही होऊ शकणार नाही कारण या बला आणि अतिबला नावाच्या विद्या सर्व ज्ञानांची जननी जणू आहेत तु। नरोत्तमारामा या बला अतिबलाचा पाठ केल्याने तुला भूक आणि तहान यांची पीडा होणार नाही या दोन विद्यांचे अध्ययन केल्याने या लोकी तुला यशप्राप्ती होईल या दोन तेजयुक्त असलेल्या विद्या पितामहांच्या दोन कन्याच आहेत हे काकुच्सा तुला या मी देऊ इच्छितो कारण तू त्यांना योग्य असं आहेस खरोखर तुझ्यामध्ये तसे पुष्कळ गुण आहे या शंकाने माझ्या तपाच्या योगाने या गुणात भरती झाली म्हणजे ते अनेक रूपी होतील मग रामाने आनंदित मुद्रेने उदकाला स्पर्श केला आणि शुद्ध होत आत्मसाक्षात्कारी महर्षीकडून त्या दोन विद्या ग्रहण केल्या त्या प्राप्त होताच रामजणू अतिविक्रमी असल्याप्रमाणे सहस्रकिरण असणारा भगवान दिवाकर जसा शरद ऋतू शोभावा तसा शोभू लागला मुख्य मुख्य अशा सर्व कार्याविषयीचे मार्गदर्शन कौशिक मुनीने केले आणि मग ते तिघे सुखाने त्या रात्री शरीरच्या गाठी झोपे गेले दशरथा उत्तम पुत्रां गता अंसून अनुचित दोगे जोपले विश्वामित्रांच प्रेम बोलने ते रिजले दोगी ती रात्र रिथे आनंद गेली बालकंडा बा सर्ग समाप्त